शिप्र भवती धर्मात्मा या श्लोकाचे तात्पर्य खूप चांगल्या प्रकारे समजण्याची आवश्यकता आहे जे लोक श्रद्धाळू होऊन अनन्य भक्तीचा आश्रय घेतात त्यांचे स्वभाव आणि चरित्र दोष शीघ्रच दूर होऊन जातात जेथे भक्ती असते धर्म तेथे मागोमाग चालत येतोच भगवान सर्व धर्माचे मूळ आहेत ते भक्तीच्या अगदी सहजपणे अधीन होतात भगवंत हृदयात विराजमान झाल्याबरोबर जीवास बांधणारी माया तत्काळ दूर होऊन जाते दुसऱ्या साधनांची आवश्यकताच भासत नाही भक्त होत नाही तोच धर्म भक्ताच्या हृदयास धर्ममय करून टाकतो इकडे भोगवासना दूर झाल्याबरोबर शांती येऊन विराजते म्हणून माझी प्रतिज्ञा आहे की माझ्या भक्तांचा कधीच विनाश होत नाही कर्मी आणि ज्ञानी स्वतंत्र होऊन आपापल्या साधना करता करता, करता कुसंगात पडू शकतात परंतु माझा भक्त माझ्या संगाचा प्रभावाने कुसंगात पडू शकत नाही म्हणून त्याचे पतन पतनही होऊ शकत नाही भक्त कुठल्याही पाप योनित अथवा कुणा ब्राह्मणाघरी जन्मग्रहण करो परागती सर्वदा त्याच्या हातात स्थित असते चुडामणी पहा आमच्या शास्त्रात जी जन्माद्वारे जातीन निरूपणाची व्यवस्था आहे ती चांगली प्रतीत होते ज्याने ब्राह्मणाघरी जन्म घेतला त्याची संध्यावंदनादी करता करता ज्ञानप्राप्ती आणि अंतत मुक्ती सुद्धा अवश्य होईल मला हे कळत नाही की श्रद्धा उत्पन्न होते कशी गीता आणि भागवतात श्रद्धेद्वारे उत्पन्न भक्तीचा उपदेश आढळतो परंतु जीव त्या श्रद्धेस कसे प्राप्त करू शकतो मला स्पष्ट सांगा वैष्णवदास श्रद्धा जीवांचा नित्य स्वभाव आहे व वर्णाश्रम धर्मांतर्गत जी कर्मामध्ये निष्ठा पाहिली जाते ती जीवांच्या शुद्ध अर्थात नित्य नित्यस्वभावाने नाही तर नैमित्तिक स्वभावाने उत्पन्न होते छानक गोप उपनिषद मध्ये सांगितले आहे यदा वै श्रधा श्रद्धा धाती अथ मणुते नाश्रधन मणुते श्रद्धादेव म्हणुते श्रद्धा तेव विजिज्ञासी ती श्रद्धा भगवतो विजिज्ञास इतिहास कुणी कुणी सिद्धांतविद श्रद्धा शब्दाचा अर्थ वेद आणि गुरुवाक्यांवर दृढ विश्वास असे असणे असा लावतात अर्थ योग्य नाही परंतु पूर्णतः स्पष्ट नाही आमच्या संप्रदायात श्रद्धा शब्दाचा अर्थ अशा प्रकारे केला गेला आहे श्रद्धां श्रद्धावनोयोपाय वर्ज भक्त्योनुखी चित्तवृत्तीविशेष सत्संगात साधूंची वाणी ऐकता ऐकता जेव्हा साधकाच्या चित्तात हा भाव निर्माण होतो की कर्म ज्ञान आणि योग आदी साधनांनी जीवाचे नित्य कल्याण होऊ शकत नाही तथा श्रीहरींच्या चरणी अनन्य भावाने शरण गेल्याशिवाय जीवाची कुठलीच गती होत नाही तेव्हा समजावे की त्या साधकात श्रद्धा उत्पन्न झाली आहे आता श्रद्धेचे स्वरूप सांगतो शरणापत्ती लक्षणा अर्थात शरणागती हेच श्रद्धेचे बाह्य लक्षण आहे शरणागती काय आहे अनुकूल्य संकल्पूल रक्षि गोप्तृत्वे वर्णन तथा आत्मनिक्षेपण्येष्विधा शरणागती अर्थात अनन्य भक्तीनु भक्ती अनुकूल आचरण करेन तथा प्रतिकुलाचे वर्जन करेन अशी प्रतिज्ञा केवळ भगवंतच माझे रक्षक आहेत ज्ञान योग अभ्यास तपस्या आदीने माझे काहीच कल्याण होणार नाही असा विश्वास माझ्या स्वतःच्या प्रयत्नांनीही मला लाभ होऊ शकणार नाही अथवा माझे पोषण मी स्वतः करू शकणार नाही मी भगवंताची यथाशक्ती सेवा करेन कारण ते आमचे पालन पोषण करतात अशी निर्भरता मी कोण आहे मी त्यांचा आहे आणि त्यांच्या इच्छेस पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे असे आत्मनिवेदन मी दिनहीन अकिंचन आहे असा दैन्यभाव हे सर्व भाव मिळून अंतकरणात प्रवेश करून ज्या वृत्तीला प्रकाशित करतात त्यास श्रद्धा असे म्हणतात असा श्रद्धाळूजीव भक्ती अधिकारी आहे ही नित्यमुक्त जीवाची प्राथमिक अवस्था आहे म्हणून म्हणून हा जीवांचा नित्य स्वभाव आहे याच्या अतिरिक्त दुसरे सर्व स्वभाव नैमित्तिक आहेत चुडामणी समजलो परंतु आपण आतापर्यंत हे सांगितले नाही की श्रद्धा कशास म्हणतात जर सत्कर्मांनी श्रद्धा उदित होते तर मग माझाच पक्ष अधिक बलवान ठरतो कारण वर्णाश्रमाचे सत्कर्म आणि स्वधर्म स्वधर्माचे पालन केल्याशिवाय श्रद्धा उत्पन्न होत नाही जर मुसलमानात कसे सत्कर्म नाही तर ते भक्तीचे अधिकारी कसे असू शकतात वैष्णवास श्रद्धा सुकृतीने उत्पन्न होते ब्रह्म पुराणात म्हटले गेले आहे सत्संग प्राप्यते सुकृते पूर्वसंचिते पूर्वसंचिते सुकृती दोन प्रकारचे असते नित्य आणि अनित्य ज्या सुकृतीने सत्संग आणि भक्तिलाभ होतो ती नित्य सुकृती आहे आणि ज्या सुकृतीने भक्ती आणि अभेदमुक्ती लाभ होतो ती नैमित्तिक सुकृती आहे ज्याचे फळ नित्य असते ती नित्य सुकृती असते आणि ज्याचे फळ कुठल्या निमित्तावर आश्रिता राहते अर्थात अनित्य असते ती अनित्य सुकृती सर्व प्रकारच्या मुक्ती स्पष्टपणे निमित्ताश्रयी आहेत कारण त्या नित्य नाहीत बरेच लोक मुक्तीला नित्य मानतात परंतु त्यांचा असा सिद्धांत मुक्तीचे खरे स्वरूप न जाणल्यामुळे असतो आत्मा शुद्ध नित्य आणि सनातन आहे जडवा मायेचा संसर्गच जीवात्म्याच्या बंधनाचे कारण बंधना वा निमित्त आहे त्यास पूर्णपणे छेदन करण्याचे नाव मुक्ती आहे क्षणभरातच या बंधनाचे मोचन होते मोचनकर्म नित्य नाही मोचन, मोचन होताच मुक्तीची गोष्ट तेथेच संपते निमित्ताचा नाशच मुक्ती आहे म्हणून मुक्ती एक नैमित्तिक भाव मात्र आहे परंतु भगवंताच्या चरणांप्रती जीवाची जी रती असते ती कधीच स्थगित होत नाही म्हणूनच तो नित्यधर्म आहे आणि त्याच्या कुठल्याही अंशास वा अंगास शुद्ध विचाराने नैमित्तिक म्हटले जाऊ शकत नाही जी मुक्ती जी भक्ती मुक्ती देऊन तेथेच ते सम, समाप्त होते ती नैमित्तिक कर्मांतर्गत एक कर्मात्रच आहे आणि जी भक्ती मुक्तीच्याही आधी वर्तमान आहे सोबत वर्तमान आहे तथा मुक्तीनंतरही वर्तमान राहील ती भक्ती एक वेगळे नित्यतत्व आहे आणि तोच जीवाचा नित्य नित्यधर्म आहे मुक्ती भक्तीचा निकटचे एक अवांतर फळ मात्र आहे मुंडक उपनिष उपनिषिदा सांगितले आहे परिक्ष लोकान कर्मचितान ब्रम्ह ब्राह्मण निर्वेद मायांना सत सत्यकृतहन गुरुमे योगादी सर्व नैमित्तिक सुकृती आहेत भक्त संग आणि भक्तिक्रियेचा संगत नित्य सुकृती आहे ज्यांनी जन्मजन्मांतरी नित्य सुकृत उपार्जन केले आहे त्यांनाच श्रद्धा प्राप्त होते नैमित्तिक सुकृतीची अन्यान्य फळे असतात परंतु त्यामुळे अन्यन्य भक्ती अन्यन्य भक्ती श्रद्धा उत्पन्न होत नाही चुडामणी भक्त संघ आणि भक्तिक्रिया कशास म्हणतात स्पष्ट करून सांगा या दोन्ही कुठल्या सुकृतींचे फळ आहे त्या कशाप्रकारे प्राप्त होतात वैष्णवदास शुद्ध भक्तांसोबत कथोपकन त्यांची सेवा आणि त्यांच्याकडून कथा ऐकणे यास भक्तसंघ असे म्हणतात शुद्ध भक्त नगर संकीर्तन आदी भक्तिक्रियांचे अनुष्ठान करतात भक्तीच्या अशा क्रियांमध्ये संमिलित झाल्याने अथवा स्वयं कोणती भक्तिक्रिया केल्याने भक्तिक्रिया संघ होतो शास्त्रांमध्ये हरिमंदिर मार्जन तुळशीजवळ प्रदीपदान हरिवासर एकादशी जन्माष्टमी रामनवमी इत्यादी यांचे पालन याच भक्तिक्रिया म्हटले जाते या भक्तिक्रिया जर शुद्ध श्रद्धेने पाळल्यात नाहीत तरीही त्यांच्या योगे भक्तिपोषक सुकृती होते हे सुकृत बलवान झाल्यावर साधुसंघ आणि अनन्य भक्तीत जन्मजन्मांतरपर्यंत श्रद्धा होत राहते वस्तुशक्ती नामक एक शक्ती मानायला हवी भक्तिक्रियेत मात्र भक्तिपोषक शक्ती असते श्रद्धेने केले गेलेले तर अगदी उत्तम अवेहेलने केले गेले तरीही केले तरीही सुकृत उत्पन्न होते प्रभासखंडात लिहिले आहे मधुरम मधुरमेतम मंगलानाम सकल वल्ली सत्फलम चित्रेने जितक्या प्रकारचे भक्तिपोषक सुकृत आहेत ते, ते सर्व नित्य सुकृत आहेत क्रमशः या सुकृतांच्या बल बलवाण होण्याने अनन्य भक्तीमध्ये श्रद्धा निर्माण होते आणि साधुसंग लाभतो नैमित्य दुष्कृता दुष्कृतामुळे कुणा मनुष्याचा जन्म मुसलमानांच्या घरी होतो परंतु तरीही नित्यसुकृतामुळे अनन्य भक्तीमध्ये त्याची श्रद्धा होते यात आश्चर्य काय आहे चिडामणी माझ्या म्हणण्याचे तात्पर्य हे आहे की जर भक्तिपोषक सुकृत नामक कुठली वस्तू आहे तर तीही अन्य कुठल्या प्रकारच्या सुकृताने उत्पन्न होत असावी अन्य प्रकारचे सुकृत मुसलमानात नाही म्हणून मग त्यांच्यात भक्ती पोषक सुकृताचेही असणेही संभव नाही वैष्णवदास असा विश्वास ठेवणे योग्य नाही नित्य सुकृत आणि नैमितिक सुकृत परस्पर निरपेक्ष आहेत दुष्कृकृतांनी दुश्कुरु, परिपूर्ण असा एक दुराचारी शिकारी शिवरात्रीच्या दिवशी दैवयोगाने उपवास आणि जागरण करून हरिभक्तीचा अधिकारी झाला होता वैष्णवाना यथाशंभू या वाक्याने महादेव परमपूज्यैष्णव ठरतात त्यांच्या व्रताच्या पालनाने हरिभक्ती लाभते कि नित्य वैष्णवदास सर्व काही घटनाचक्राने होत असते कर्ममार्गातही असेच होत असते सर्वप्रथम जीवाने जीवाद्वारे कर्मचक्रात प्रवेश केला ती आकस्मिक घटनेशिवाय दुसरे काय आहे यद्यपि मीमंसकांनी कर्मास अनादी म्हटले आहे तथापि कर्माचे एक मूळ आहे आणि ते मूळ आहे भगवत विमुखता अशा प्रकारे नित्य सु, सु, सु, सुकृत सुद्धा एक आकस्मिक घटना ठर वाटते श्वेता श्वेतर उपनिषद म्हणते समाने वृक्ष पुरुषो निमग्नो यनिशय सोचित मुह्यमान जुष्ट पश्यत्यन्य महिमान मे तिथोक श्रीमद्गवत भागवता देखिल भावपवर्गो भ्रमतो यदा भे जणस्युत सत्तसग सतसंगमो सत्त यर्तव सद्वैतो परवा परावेशे त्वई जायते रती सता प्रसंग, प्रसंगा मन, मम वीर्यसंविदो भवती ऋतकर्णरसायना कथा चुडामणी तुमच्या विचाराने हिंदू आणि मुसलमानात काही भेद नाही का वैष्णव तास भेद दोन प्रकारचे असतात परमार्थिक आणि व्यवहारिक हिंदू आणि मुसलमानात परमार्थिक भेद नाही परंतु व्यवहारिक भेद आहे चुडामणी आपण वारंवार आ... आपण वारंवार वाघडंबर का उपस्थित करताय हिंदू आणि मुसलमानात व्यवहारिक भेद कशा प्रकारचा असतो वैष्णवदास अस्पृश्य व्यवार पुर्श, आहेत म्हणून व्यवहारिक दृष्टीने अस्पृश्य अर्थात व्यवहारासाठी योग्य नाहीत मुसलमानांचा स्पर्श झालेले पाणी हिंदूंच्या व्यवहार योग्य नाही दुर्जी दूर दु, दूरजात्रीवामुळे दु, दु मुसलमानांचे शरीर सुद्धा तुच्छ आहे म्हणून स्पर्श करण्याजोगे नाही चुडामणी मग परमार्थिक दृष्टीने हे भेद कसे काय असू शकतात वैष्णवदास शास्त्रामध्ये या गोष्टींची स्पष्ट शब्दात घोषणा केली गेली आहे भृगुरवर नर मात्र तार येते नाम या वाणीनुसार मुसलमान आदी सर्व मनुष्य परमार्थ लाभ करण्याकरिता समान आहेत ज्यांच्यात नित्य सुकृताचा अभाव नाही ज्यांच्यात नित्य सु, सुकृताचा अभाव आहे ते दोन पायाचे पशुच आहेत कारण कृष्ण नामात त्यांचा विश्वास नसतो म्हणून मनुष्य जन्म प्राप्त झाल्यावर सुद्धा असतो महाभारतात म्हटले आहे महाप्रसादे गोविंदे नाम ब्राह्मणी वैष्णवे स्वल्प वतम राजन विश्वासमय नैपे नित्य जीवास पवित्र करणारे महान पुण्य आहे नैमित्तिक सुकृत शुद्र पुण्य आहे याद्वारे चिन्मय विषयात श्रद्धा उत्पन्न होत नाही महाप्रसाद कृष्ण नाम आणि वैष्णव हे चारही या जगात चिन्मय आणि चितप्रकाश आहेत चुडामणी हसत म्हणाले पुन्हा तेच विचित्र गोष्ट विचित्र गोष्टी डाळ भात किंवा भाजी भले चिन्मय कशा असू शकतात वरे वैष्णवजन वैष्णवजन सगळे काही करू शकतात वैष्णवदास आपण वाटल्यास काहीही करा परंतु वैष्णवांची निंदा करू नका माझी ही प्रार्थना आहे कारण विचारस्थळी विषयावर विचार व्हायला हवा वैष्णव निंदेची तिथे गरजच काय महाप्रसादा व्यतिरिक्त संसारात ग्रहण करण्या योग्य आणखी कुठलीच वस्तू नाही कारण तो चित चित्ताचा उद् उद्दीपक आणि जडतेस दूर करणारा आहे ईशोपनिषीत निषीद म्हणते ईशावास्य सर्व यत किच जगत्याम जगत कस्य ब्रह्मांड संबंध दर्शन केल्याने बहिर्मुख भोग होत नाही अंतर्मुख जीवास अंतर्मुख जीवास आपल्या शरीर यात्रेच्या निर्वाहाकरिता जे काही ग्रहण करण्याची आवश्यकता आहे त्या सगळ्यास भगवत प्रसाद समजून जर त्याने ग्रहण केले तर त्याचे आदन अदपतन होत नाही उलट त्याची वृत्ती प्रका विकसित होते प्रवृत्तीच विकसित होते याचेच नाव महाप्रसाद आहे मोठी खेदाची गोष्ट आहे की अशा अपूर्व वस्तूत पण आपला विश्वास नाही चुडामणी अच्छा या विषयास सोडा आता मूळ विषयाकडे या मुसलमानांसोबत आपला व्यवहार कसा असणे उचित आहे वैष्णव दास मनुष्य जोपर्यंत मुसलमान आहे तोपर्यंत त्याच्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन उदासीनच असतो कुणी आधी मुसलमान होता परंतु आता नित्यसुकृतीच्या बळाने वैष्णव झालाय तेव्हा आम्ही त्याला मुसलमान मानत नाही याविषयी शास्त्राचे सुस्पष्ट मत आहे शुद्रम वा भगवत भक्तम निषादम स्वपच तथा विषिते जातीसामान्यता सामान्यता सयाती नरकम ध्रुव शतुर्वेदी मदभक्त स्वच तथो ग्राह्य सूज्यो यथाह्य चुडामणी समजलो गृहस्थ वैष्णव कुणा मुसलमान वैष्णवासोबत व्यावहिक संबंध ठेवू शकतो का वैष्णवदास व्यवहारिक विषयात मुसलमाना जगाकरिता मुसलमान जगाकरिता मरेपर्यंत मुसलमानच राहतो परंतु परमार्थिक विषयात भक्ती प्राप्त केल्यानंतर तो मुसलमान राहत नाही कर्म दहा प्रकारचे असतात त्यात विवाहसुद्धा एक एक आहे म्हणून गृहस्थ वैष्णव जर हिंदू असेल अर्थात चारही वर्णांतर्गत असेल तर त्यास आपल्या वर्णातच वैवाहिक संबंध केला पाहिजे कारण संसारयात्रेच्या निर्वाहाकरिता वर्णधर्म नैमित्तिक असूनही त्यांच्या, कर, त्यांच्या करता तेच योग्य आहे यावरून हे समजू नये की वर्ण व्यवहार सोडल्याने वैष्णव होता येते अनुकूल कार्य करणे कर्तव्य आहे वैराग्य झाल्यावर त्याचा त्याग करता येतो त्यावेळी वर्णधर्मासोबत सगळ्यांचाच परित्याग होतो वर्णधर्म भजनास प्रतिकूल असल्याने अनायासीस त्याचा त्याग केला जाऊ शकतो आणि मुसलमानी समाज सुद्धा भजनास प्रतिकूल असल्यास श्रद्धाळू मुसलमान देखील त्या समाजास त्यागण्याचा अधिकारी आहे आपापल्या समाजास त्याग करण्यास उपयुक्त अधिकारी हिंदू आणि मुसलमान दोघेही जर वैष्णव झाले तर मग त्यांच्यात त्यांच्यात भेदच कुठे राहतो भेद राहतोच कुठे कारण दोघे दोघांनीही आपापले व्यवहार सोडले आहे मग आता परमार्थ विषयात दोघेही भाऊ भाऊ आहेत ग्रहस्थ वैष्णवांकरिता असा नियम नाही भजनास प्रतिकूल असूनही समाजास त्यागण्याचा त्यागण्याचा पूर्ण अधिकार प्राप्त होईपर्यंत गृहस्थ वैष्णवांनी समाज त्याग करू नये परंतु जेव्हा त्यांच्या हृदयात भजनानुकूल विषयांप्रती दृढ आदरभाव दृढ आदरयुक्त भाव, आदर भाव निर्माण होतो तेव्हा ते सहजच समाज समाजाचा त्याग करू शकतात श्रीमद सुद्धा अज्ञायव गुणान दोषान मयादिष्टानपी स्वकान धर्मान संत जय सणत्यज्य यह सर्वान माम भजते सम गैत्याचा चरम शेवटच्या सिद्धांताच्या रूपात सुद्धा हेच प्रतिपादित होत झाले आहे सर्वधर्मान परित्यज्य माक शरण व्रज अहम र्व पापेभ्यो मोशामी माच पुन्हा भागवता याची स्पुष्टी केलेली आहे यदा भगवनात्म भावित स जहामणी यथार्थ रूपात वैष्णव असले तर आपण लोक त्याच्या बरोबर एकत्र खाण्यापिण्याचा व्यवहार करू शकत ता की नाही वैष्णवदास निरपेक्ष वैष्णव त्याच्याबरोबर बसून महाप्रसादाचे सेवन करू शकतो परंतु गृहस्थ वैष्णव त्याच्याबरोबर एका जागी खाने खाणेपिने करू शकत नाही परंतु जिथपर्यंत विष्णू आणि वैष्णवांच्या प्रसादाचा प्रश्न येतो गृहस्थ वैष्णवासुद्धा त्याच्याबरोबर एका जागी खाण्यात काहीच अडचण नसावी उलट ते त्याचे कर्तव्य आहे चुडामणी मग वैष्णवांच्या मंदिरात एखाद्या मुसलमान वैष्णवास सेवा पूजेमध्ये अधिकार का नाही दिला जात वैष्णवदास मुसलमान कुळात उत्पन्न वैष्णवास मुसलमान म्हटल्याने अपराध होतो मानव मात्राचा कृष्ण सेवेत अधिकार आहे जर गृहस्थ वैष्णव देव सेवेत वर्णाश्रमाच्या विरुद्ध कुठले कार्य करतो तर त्याला व्यवहारिक दोष लागतो निरपेक्ष वैष्णवांकरिता मूर्तीपूजेची व्यवस्था नाही ते मूर्तीपूजा करीत नाहीत कारण मूर्ती सेवेने वैष्णवांच्या निरपेक्षतेमध्ये विशेष हानी पोहोचते ते लोक श्री राधा वल्लभाची मानसिक सेवा करतात चुडा चुडामणी समजलो आता हे सांगा की ब्राह्मणांच्या संबंधी आपली काय धारणा आहे वैष्णवदास ब्राह्मण दोन प्रकारचे असतात आहेत आ, स्वभाव सिद्ध ब्राह्मण आणि केवळ जाती सिद्ध ब्राह्मण स्वभाव ब्राह्मण प्राय हो वैष्णव असतात म्हणून त्यांचा सन्मान सर्वसंमत आहे जाती ब्राह्मणांचा व्यवहारिका सन्मान आहे यात वैष्णवांचीही संमत ही संमती आहे याविषयी शास्त्रोक्त विचार असा आहे की विप्रादिष्गुण युतात रविंदनाभ पादारविंद विमुखात स्वप्च वरिष्ठ मने त दर्पित मनोवचने हिताण पुणातुल न तू भुरी मनी, शुद्र आदींनी वेदपठन वेदपाठात अधिकार नाही शुद्र आदींना वेदपाठात अधिकार नाही शुद्र वैष्णव असेल तर तो वेद पठन करू शकतो का वैष्णवदास कुठल्या वर्णाचा का नसो शुद्ध वैष्णव झाल्याने परमार्थिक ब्राह्मणता त्या स्वभाविक रूपाने प्राप्त होते वेद दोन भागांमध्ये विभक्त आहेत अर्थात कर्म प्रतिपादक वेद आणि तत्व प्रतिपादक वेद व्यवहारिक ब्राह्मणांचा अधिकार कर्मप्रतिपादक वेदांमध्ये असतो आणि परमार्थिक ब्राह्मणांचा तत्व प्रतिपादक वेदांमध्ये शुद्ध वैष्णव ज्या कुठल्याही वर्णात उत्पन्न का न होत ते तत्व प्रतिपादक वेदाचे अध्ययन आणि अध्यपन करू शकतात त तस तथा तसे करतातही जसे बृहतारण्योपनिषद मध्ये तमेवधीरो विज्ञाय प्रज्ञामकुरवित ब्राह्मण अर्थात धीर आणि स्थिर ब्रह्मज्ञ व्यक्ती परब्रह्म भगवंतास विशेष रूपाने जाणून त्यांच्या प्रती प्रकृष्ट उत्तम ज्ञान प्रेमभक्ती करतील बृहतारण कोष मध्ये आणखी एका ठिकाणी म्हटले आहे यो वारम गार्ग्य विदित अस्मलोकात प्रैतिसह कृपण अथ येक्षरम विदित्वा मनु यो धि, द्विजो वेदमन्यत्र श्रमं। तत्व प्रतिपादक वेदांचा अधिकार वेदांमध्ये या प्रकारे निरूपित केला आहे यथा देवे तथा तस्यते कथिता बोलू, बोलू इच्छित नाही आपण समजून घ्या संक्षेपात असे सांगितले जाऊ शकते कि ज्यांची अनन्य भक्तीमध्ये श्रद्धा उत्पन्न झाली आहे ते तत्व प्रतिपादक वेदाध्ययनाचे अधिकारी आहेत तथा ज्यांना अनन्य भक्ती प्राप्त झाली आहे ते तत्व प्रतिपादक वेदांचे अध्ययन करण्याचे अधिकारी आहेत चुडामणी तुम्ही हा सिद्धांत करून ठेवलाय कि ठेवलाय का की तत्व प्रतिपादक वेद केवळ वैष्णव धर्माची शिकवण देतात आणि कुठल्या धर्माची शिकवण देत नाहीत वैष्णवदास धर्म एक आहे दोन नाही याचे नाव नित्य धर्म व वैष्णवधर्म आहे या धर्माच्या सोपानाच्या रूपात समस्त नैमित्तिक धर्माचा उपदेश दिलेला आहे भगवान एकादशात म्हणतात काल प्रलये मधात कठोपनिषद सुद्धा कथन करतात सर्व वेदा पद्मा म्हणती तत्ते पदम संग्रहेन ब्रवीमी परम पदम येत परेंत विचार जाले वर देवी रतन आणी सोबत पद्या सोबत तें, सोबत पाच वाजले होते सगळ्यांनी सगळ्यांनी प्रस्ताव मांडला आजचा विचार येथे स्थगित केला जावा सर्वसंमतीने सभा विसर्जित झाली ब्राह्मण पंडित वैष्णवदासांच्या पांडिन्यांची पांडित्याची कौतुका कौतुकास्पद प्रशंसा करून करीत निघून गेले वैष्णवदास देखील वैष्णव देखील हरित्वनी करून आपापल्या स्थानी निघून गेले सहावा अध्याय समाप्त